अध्याय एकशे पंच्याण्णवा ध्यानयोग कथन भीष्म म्हणाले हे पृथापुत्रा युधिष्ठिरा आता मी तुला चार प्रकारचा ध्यानयोग निवेदन करतो याचे ज्ञान झाल्यामुळेच इहलोकी महर्षींना योगसिद्धी झालेली आहे ज्यांचे अंतःकरण मोक्षावर जडले आहे व जे ज्ञानप्राप्तीच्या योगाने तृप्त झाले आहेत असे योगी ध्यान उत्कृष्ट प्रकारे घडेल असे करतात आणि त्यामुळेच पार्था जन्मप्राप्तीस कारणीभूत असलेले त्यांचे सर्व दोष नष्ट होऊन ते आत्मरूपी लीन होऊन जातात अशा रीतीने ते दोषमय अशा संसार बंधनातून मुक्त झाल्यामुळे त्यांना पुनश्च जन्मप्राप्ती होत नाही हे योगी शीतोष्णादी द्वंद्वे सहन करीत असतात निरंतर सत्वगुणाचाच अवलंब करतात त्यांना कामक्रोधाधिकांचा संपर्क मुळीच नसतो ते नियमांचे आचरण करण्यात घडून गेलेले असतात योगास प्रतिबंध होईल अशा वस्तूंचा जेथे संपर्क नाही वो जेथे विरुद्ध वाद करणारा प्रतिपक्ष नसून जी अंतःकरणा शांतीदायक असतील अशाच ठिकाणी ते वास्तव्य करीत असतात अशा ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर अंतकरण ध्येयस्वरूपी बनून सोडावे ते असे ध्येयस्तु वुसर को वस्तु होगी पुरुषाने काष्ठाप्रमाणे निश्चल राहन इंद्रिय बाह्य विषयापासन परावृत्त करी मनोमय बनवन सोड़ावी व मनाग्रह करावा अर्थात श्रवणेन्द्रिया शब्द ग्रहण करू नये त्वगीन्द्रिया स्पर्शज्ञान हो दृष्टीने रूपग्रहण करू नये व रसनेंद्रियाने रसानुभव घेऊ नये तसेच योगज्ञ पुरुषाने ध्यानयुगाचा आश्रय करून सर्वही घेय वस्तूंचा त्याग करावा इतकेच नव्हे तर धैर्य संपन्न अशा योग्याने यांची इच्छाच करू नये कारण ह्या वस्तू पाचही इंद्रियांना खवळून सोडणारे असतात सारांश योगकुशल अशा पुरुषाने पाचही इंद्रियांचा मनाचे ठिकाणी लय करावा आणि इंद्रियरूपी पाचद्वारांच्या योगाने विषयांचे ठिकाणी संचरणारे अत्यंत चंचल व म्हणूनच कोठेही एकत्र कायम न राहणारे जे भ्रमणशील मन त्याची व पाचही इंद्रियांची वृत्ती केवळ ध्येय पदार्थाचेच ठिकाणी एकसारखी जडवावी धैर्य संपन्न अशा योगाने प्रथम अंतकरण बाह्य विषयापासून वियुक्त करून हृदयवर्ती आकाशाकडे वळवावे व ध्यान मार्गाकडे जळवावे इंद्रियांच्या बाह्य वृत्तींचा निरोध करून त्यांचा अंतःकरणात लय करणे व अंतःकरणाच्याही वृत्तीचा निरोध करणे हाच मुख्य ध्यानमार्ग होय याचे वर्णन मी तुझपाशी केलेच आहे अशा रीतीने अंतःकरणाचा निरोध केला तरी ते पुनः चंचल होण्याची भीती असतेच कारण ज्याप्रमाणे इकडे तिकडे भ्रमण पावून मेघांमध्ये लीन झाल्यानंतरही वीज पुनः चमकू लागते त्याप्रमाणे अभ्यंतर असे आत्म्याचे सहावे इंद्रिय जे मन ते पूर्वी निरुद्ध केले असले तरी चाचल्य पाहू लागते ज्याप्रमाणे स्वभावत अस्थिर असणारा जलबिंदू कमलपत्रावर टाकला तर तो सर्व बाजूनी चांचल्य पाहू लागतो त्याप्रमाणे योगी पुरुषाच्या ध्यानमार्गी जडलेल्या अंतःकरणाची स्थिती होते अंतःकरण एकाग्र केले म्हणजे ते काही वेळपर्यंत ध्यानमार्गामध्ये आसक्त होऊन राहते पण फिरून नाडीमार्गामध्ये प्रविष्ट झाल्यामुळे तेथील अनेक प्रकारची रूपे दृष्टीस पडू लागली म्हणजे ते वायूप्रमाणे चंचल बनून जाते अशा वेळी परमोत्कर्षा सहिष्णू बनू नये आणि जरी क्लेश झाले तरी ध्यान ध्यानयोगज्ञ अशा पुरुषाने विषाद न मानता निरलसपणे पुनश्च ध्येयवस्तूकडे एकसारखे जडवून अंतःकरण स्थिर करावे प्रथमच योगाभ्यास करू लागलेल्या मननशील पुरुषाला अधिकारपरत्वे विचार विवेक आणि वितर्क यापैकी एखादे ध्यान साध्य होते ध्यान करताना जरी मनाला क्लेश होऊ लागले तरीही मननशील पुरुषाने ध्यान करण्याचे सोडून देऊ नये तर आपल्या हितास कारणीभूत असलेले चित्ताचे एकाग्र तत्वच संपादन करीत असावे कारण जरी ध्यानापासून प्रथम फलप्राप्ती झाली नाही तरी क्रमाक्रमान ती अवश्य होते धूळ राख अथवा वाळलेल्या शेणाची पूड यांचे एखादे चित्र करायचे असेल तर त्यांच्या ढिगावर पारणी मारण्याबरोबरच काही त्यांची चित्रेत बनत नसतात तर ते थोडेसे स्निग्ध होतात इतकेच तथापि जाला इष्ट आकृती देण्यास योग्य असा प्रकार कोणत्याही प्रकारचा संस्कार घडलेला नाही असे ते शुष्क चूर्ण फलप्राप्ती झाली नाही म्हणून खिन्न न होता पाणी घालीत राहिल्याने क्रमाक्रमाने हलके हलके आकृती देण्यास पूर्णपणे योग्य होते अशीच इंद्रिय ही स्थिती आहे त्याची वृत्ती जरी एकदम ध्येयमय बनविता आली नाही तरी क्रमाने हलकेच त्याला तद्रूपी बनवावे अशा रीतीने ध्येय वस्तूच्या अवयवांचे ध्यान साध्य झाले म्हणजे पूर्वीचा आकार सोडून देऊन दुसऱ्या आकाराचे ध्यान करावे अशा रीतीने सर्वही आकारांचे ध्यान करून संपले म्हणजे अंतःकरणाला आपोआप उत्कृष्ट प्रकारची निर्विकल्प स्थिती प्राप्त होते हे भरत भरतकुलोत्पन्ना याप्रमाणे नेहमी योगाभ्यास करून मन बुद्धी आणि पाच इंद्रिये पूर्वोक्त ज्ञानमार्गामध्ये लीन करून सोडली म्हणजे त्यांना आपोआपच शमसुखाची प्राप्ती होते अशा प्रकार योगपी आत्मसंयमन करना पुरुषाला मिलने सुख को योगाभ्यावाचन अन्न्य प्रयत्ना अथवा दैवबला ही प्राप्त हो सुखा अनुभव मिला मनुष्य ध्यानकर्म हो <coughs> अ क्रमाक्रमाने योगतशून्य अशा मोक्षा की प्राप्ति होते। ओम um, तच्छ